पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे पतीच्या मदतीस प्रेमा दुखाने दिवस काढीत होती आशा निराशांवर तिची हृदयनौका नाचत होती अशा सुमारासच ती तीस सालची सत्याग्रहाची प्रचंड चळवळ सुरु होणार होती महात्माजींची दांडी यात्रा सुरू झाली होती ती स्फूर्तीदायक महान यात्रा पायावास प्रेमाही गेली ती परत आली परंतु शांत गंभीर होऊन आली या चळवळीत पडावे असे तिला वाटले मुंबईत हजारो स्त्रियांच्या मिरवणुकी निघात होत्या समुद्राचे बेकायदा पाणी आणीत होत्या मुळींना शिक्षा होत होत्या प्रेमालाही भारताचा लढा ओढू पाळत होता परंतु पैशाचे काय करावे बंगला जप्त झाला तर शेअर जप्त झाले तर झाले झाले स्वातंत्र्यापुढे या दिडक्यांची काय मातब्बरी पै पैशात ज्याचा जीव अडकला त्याला महान देय कशी भेटणार सारे सरोजाच्या नावाने करून ठेवावे का बाबा ट्रस्टी होतील काही संपत्ती खादीच्या कामास देऊ काय करू प्रेमाचे काही ठरत नव्हते इतक्या तिके दिवशी वर्तमानपत्रात तिने काहीतरी वाचले तिने ती बातमी पुन्हा वाचली तिचे डोके सुन्य झाले ती विचार करीत अंथुणावर पडली कसली होती ती बातमी तिच्या श्रीधरवर अफरातफरीच्या गुन्ह्याखाली खोट्या सया वगैरे करून फसवण्याच्या गुन्ह्याखाली खटला भरण्यात आला होता तो पोलिसांच्या ताब्यात होता श्रीधर काय तसानी माझा आता संबंध ज्याने मला ढोराप्रमाणे वागवले त्याच्याशी काय माझे नाते ज्याने माझी पयी किंमत कली त्याच्यासाठी मी काय म्हणून रडावे परंतु श्रीधर कसाही असला तरी माझा सरोजाचा तो पिता आहे। सरोजाची सुख त्याने मला दिली आहे। श्रीधरला वाचवले पाहिजे कसाही असला तरी त्याचा माझा संबंध आहे। त्याच्या संकटकाळी धावून जाणे माझे काम आह मनात असा करून ती आत्ताच्या ओळखीच्या वकिलाकड़ गेली त्याच्याजवळ तिने बोलणे कल जमीनावर सोडून घेऊ नये असे ठरले परंतु तुरुंगात त्याला घरचे जेवणखाण मिळेल अशी व्यवस्था करण्याचे ठरले कपडे लत्ते अंथरुण पांघरून वाचायला पुस्तके वगैरे सारे त्याला मिळेल असे करण्याचे ठरले वकील खटला जाणार होते श्रीधरला भेटणार होते प्रेमा रोज वकिलांकडे जाई व सारी अकीगत विचारी श्रीधरची मनस्थिती उदास होती आईबापांनी त्याला हाकलून दिले होते त्याचा आमचा काही ना संबंध नाही असे जाहीर केले होते त्या मडमिनिण्याने त्याचा गळा कापला होता श्रीधरला फशी पाडून ती कुठे परागनना झाली होती बिचारा श्रीधर त्याला आता कोणी नव्हते सारे गतजीवन त्याच्या डोळ्यासमोर उभे राही तो रडेही परंतु पुन्हा डोळे पुशी अश्रूंची त्याला लाज वाटे वकील या सारे अकीगती प्रेमाला सांगत तिच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती उत्पन्न हुई, एके दिवशी श्रीधनने वकीलास विचारले वकील साहेब माझ्यासाठी कोणी सारे खटपट करीत आहे मी कोणावर कधी उपकार केला नाही कोणावर खरे प्रेम केले नाही कोणाला सहाय्य केले नाही संकटकाळी माझ्यासाठी देवाने यावे उभय रहावे असे मी काय केले आहे तुमच्या आपतेष्टांची पुण्यही असेल आपतेष्टांनी मला हाकलून दिले आहे तुमची पत्नी असेल पत्नीला मी घालून दिले आहे ती देवता होती परंतु मी कसा तिला छाळीत असे होय तिचीच पुन्हा मला तारीत असेल असेल का पण ती जगात गरीब बिचारी बडमिळच्या रंगाला मी भुललो आणि जवळचे रत्न फेकून दिले अरे रे असे संवाद कानावर येऊन प्रेमाला आशा वाटे आत्याचे म्हणणे खरे होईल काय का हे पतीचे स्मशानवैरग्य आहे उद्या पुन्हा पैसे हाती आले म्हणजे शेण जाणार नाहीत कशावरून आपण फक्त कर्तव्य करावे या खटल्यातून त्यांना वाचवावे दूरच राहावे विषयाची पुन्हा परीक्षा नको खटला बरेच दिवस चालणार असे दिसत होते प्रेमाला सत्याग्रहात आता जाता येत नव्हते पतीची मुक्तता करणे हे पहिले कर्तव्य सत्याग्रह पुढे थांबलाही महात्माजी विडायतेत गेले वाटोळ्या परिषदेसाठी गेले तथापि देशात अशाध्यताच होती पुन्हा चळवळ सुरू होणार की काय नवीन प्रतिगामी व्हायसरा आले होते नोकरशाही स्वातंत्र्याची चळवळ ठेवण्यासाठी तयार होती तीस सालचा काँग्रेसचा विजय नोकरशाहील्या शल्याप्रमाणे टोचत होता प्रेमा प्रेमावर्तमानपत्रातून हे सा आरे वाची ती आता अंगावर खादी गाली। बंगल्यात सर्वत्र खादी पुन्हा चळवळ सुरु झाली तर ती पडायचे ठरवित होती एकतीस साल गेले बत्तीस साल उजाडले परंतु देशात पुन्हा आगडोंब उसळला महात्माजी मुंबई बंदरात उतरले ते येण्याच्या पंडित जवाहरलाल यास अटक झाली होती अब्दुल गपार खान यास अटक झाली होती महात्माजींनी लॉर्ड विलिंगडन यास दोन तारा केल्या महात्माजी त्यांना भेटू इच्छित होते बोलू इच्छित होते परंतु त्या तारांना उत्तरही आले नाही महात्माजी सई चार जानेवारी सटक झाली देशभर पुन्हा लाठीमार सुरु झाले अद्याप सेदरच्या खटल्याचा निकाल लागला नव्हता केवा लागणार निकाल प्रेमा झाली तो एके सर्व देशाला हजरविणारी बातमी आली हरिजनांसाठी महात्माजींचा एरवड्यास उपवास सुरु झाला सारा देश गैवारला आज हजारो वर्ष हरिजनास दूर ठेवले कधी होणारे पापदूर ब्रिटिश सरकारने अस्पृश्यास हिंदू समाजापासून जणू कायमचे अलग करण्याचे ठरविले महात्माजी या गोष्टीला विरोध करण्यासाठी प्राण हाती घेऊन उभी राहिल हिंदू समाजा कधी तुझे डोळे उघडणार हिंदुस्थानात आज जी मुसलमानांची संख्या आहे ती हिंदू धर्मातील स्वधर्मीयाविषयीच्या अनुदानतेच फळ आह ज्या जातींना मी तुच्छ मानत होतो अशा जातीच्या जाती, जाती मुसलमानी धर्मात गेल्या ख्रिश्चन धर्म आल्यावर हजारो तिरस्कृत लोक ख्रिश्चन होऊ लागले सनातन्यां ही गळती कधी थांबणार प्रेमाला तिचे लहानपणीचे विचार आठवले लहानपणी आपण अस्पृश्यांसाठी काय काय करीत असू ते तिला आठवले तो सत्यनारायण तो बहिष्कार ते आईचे मरण सारे तिला आठवले चार पाच कोटी लोक केवढी शक्ती आपण फुकट दौडीत आहोत आपली इस्टेट अस्पृश्योद्स देऊन टाकावी असे तिला वाटू लागले परंतु उपवासाचे काय होणार महात्माजी वाचणार का उपवास सुटला तडजोड झाली देशभर आनंद झाला प्रेमाने प्रभूची प्रार्थना केली आणि तिचा पतीही दोषमुक्त होऊन सुटला पतीला भेटावे का पहावे का माझ्या सरोजाचा जन्मदाता पिता जायचे का त्याला भेटायला तिचे काही निश्चित होईना पतीला भेटायची तिला धैर्य झाले नाही पतीची तिला खात्री वाटेना ती दरिद्री असती तर जाऊन भेटली असती परंतु ती श्रीमंत होती त्या थि श्रीमंतीने पती पुन्हा पापकात बुडेल असे तिला वाटे परंतु आता ती श्रीमंती तिलाही भोगवेना ती जमिनीवर निजे एक वेळ साधेजीवी प्रेमाजनू तपस्विनी झाली